नावाने पवित्र आहे तो जो घेऊन गेला एका रात्री आपल्या दासाला त्या मस्जिद पर्यंत जिच्या वातावरणाला त्यानं बरकत दिली आहे जेणेकरून त्याला आपल्या काही निशाण्यांच निरीक्षण घडवावं वास्तविकपणे तोच आहे सर्व काही ऐकणारा आणि पाहणारा आम भी मुसा मुसाइल इसलाम ग्रंथ लि होता आणि बरी इन मार्गदर्शन साधन होता। या बनविशी मिवाला तुम्हें वंशज आहत जमी नूअ अल इस्लाम सह नार होता नू अल इसलाम एक कृतज्ञ दास होता فَقَضَيْنَا إِلَى بَنِي إِسْرَائِيلَ فِي الْكِتَابِ لَتُفْسِدُنَّ فِي الْأَرْضِ مَرَّتَيْنِ لَتُفْسِدُنَّ فِي الْأَرْضِ مَرَّتَيْنِ وَلَتَعْلُنَّ عُلُوًا كَبِيرًا मगही आमच्या ग्रंथात بني इस्राएलना या गोष्टीवर सुद्धा सावधान केलं होतं की तुम्ही पृथ्वीवर दोन वेळा मोठे उपद्रव माजवाल आणि मोठी शिरजुले टाकाल पहिल्या शिरजुरीची वेळ आली तेव्हा हे बनीच राहील तुम्ही तुमच्या विरोधात आमचे असले दास उभे केले जे फार सामर्थ्यवान होते आणि ते तुमच्या देशात शिरून सर्वत्र पसरले हे एक वचन होत जे साकार होणारच होत त्यानंतर वा वा आम्ही तुम्हाला त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी दिली आणि तुम्हाला संपत्ती आणि संतती दारे मदत केली आणि तुमची संख्या पहिल्यापेक्षा वाढवली إن أحسنتم أحسنتم لأنفسكم وإن أسأتم فلها فإذ جاء وعد الآخرة يسوء وجوهكم وليدخل المسجد كما دخلوه أول مرة وليدخل المسجد كما دخلوه أول مرة وليتبروا ما عليهم تذبيرا فतुम्ही <تصفيق> भलाई केले तर तुमच्या स्वधासाठीच भलाई होती आणि वाईट केलं तर ते तुमच्या स्वतःसाठी लादल जेणेकरून त्यांनी विकृत करावेत आणि मस्जिद बैतून मगदीस तसच शिरावं जस पहिले शत्रू शिरले होते आणि ज्या वस्तूवर त्यांचे हात पडावेत तिला नष्ट करून टाकावं तुम्छा रब? तुम्छा पुन्हा आपल्या जुन्या चालीची पुनरावृत्ती केली तर आम्ही देखील पुन्हा आपल्या शिक्षेची पुनरावृत्ती करू आणि देणगीची कृतज्ञता दर्शन देण्यासाठी आम्ही जहन नमलात तुरुंग बनवून ठेवला आहे वस्तुस्थिती अशी आहे की हा कुराण तो मार्ग दाखवतो चोगदी सरळ आहे जे लोक याला मान्य करून भलीकृत्य करू लागतील त्यांना हा शुभ वार्ता देतो कि मोठा किबला है जो कि मनुष्य अरिष्ट अस मगतो जस भल मगित मनुष्य फार ठरला है ैलिय ओलन हरी मुग सुर मुग सुरली शैल न पहा आम्ही रात्र आणि दिवस अशा दोन निशाण्या बनवल्या आहेत रात्रीच्या निशाणीला आम्ही प्रकाशन बनवलं आणि दिवसाच्या निशाणीला प्रकाशमान केलं करून, तुम्ही आपलं रक्षक कृपा शोधावी आणि महिना आणि वर्षाचा हिशेब माहीत करू शकाव। अशा प्रकारे आम्ही प्रत्येक गोष्ट वेगवेगळी पृथक करून ठेवली आहे ونخرج له يوم القيامه كتابا يلقاه من شورا प्रत्येक माणसाचा शकुन आम्ही त्याच्या स्वधाचा गळ्यात लटकवलेला आहे आणि कायमतच्या दिवशी आम्ही एक लेख त्याच्यासाठी काढू जो त्याला उघड पुस्तक प्रमाणे आढळेल एक ور كتابك كساف <تصفيق> نفسك اليوم عليك حسيبا आपल्या कृत्यांची नोंद आज स्वतःचा हिशेब करण्यासाठी तू स्वतः पुरेस आहेसय जो कोणी सरळ मार्गाचा अवलंब करेल त्याचं सरळ मार्गावर चालणं त्याच्या स्वतःसाठीच लाभदायक आहे आणि जो पथभ होईल त्याच्या पथभ्रष्टम त्याच्यावर होणार आहे एखादा ओझो उचलणारा दुसऱ्याचा ओझो उचलणार नाही आणि आम्ही शिक्षा देणार नाही जोपर्यंत ती लोकांना सत्यसत्याचा फरक समजवण्यासाठी आम्ही पैकंबर पाठवत नाही आम्ही एखाद्या वस्तीला नष्ट करण्याचा इरादा करतो तेव्हा तिच्या सुखवस्तू लोकांना हुकूम देतो आणि ते तिच्यात अवैधा करू लागतात तेव्हा प्रकोपाचा निर्णय त्या वस्तीवर लागू होतो आणि आम्ही तिला उद्ध्वस्त करून टाकतो पाहून घ्या कित्येक अशा पिढ्या आहेत ज्या नू अले सलाम नंतर आमच्या आज्ञेनं नष्ट झाल्या तुझ आपल्या दासांच्या पापांची पुरेपूर खबर राखणार आहे आणि सर्व काही पाहत आहे जो कोणी या जगात जलद प्राप्त होणाऱ्या लाभाचा इच्छुक असेल त्याला येथेच आम्ही देऊन टाकतो जे काही देखील ज्याला देऊ इच्छावं मग त्याच्या वाट्याला जहन्नम लिहून टाकतो ज्यात तो, तो होरपळेल निर्भत्सित आणि कृपेला वंचित होऊन आणि जो आखीरचा इच्छुक असेल आणि त्यासाठी प्रयत्न करेल जसे त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि असावा तो इमानधारक तर अशा प्रत्येक माणसाच्या प्रयत्नांची कदर केली जाईल उल ही उभय पक्ष जग जीवन सामग्री देते आहोत् रब की देणगी है तुझा रबीला प्रतिबंध करा को नहीं परंतु पहा जगातच आम्ही एका गटाला दुसऱ्या क्रेष्ठत्व दिलेलं आहे आणि अखेर मध्ये त्याचे दर्जे आणखी जास्त होतील आणि प्रतिष्ठा आणखी वरचड असेल तू अल्लाहबरोबर कोणी दुसरा ईश्वर बनवू नकोस नाहीतर धिक्कारलेला आणि अगतिक बसून राहशील तुझा रबने निर्णय दिलेला आहे कि तुम्ही लोकांनी इतर कोणाचीही बंदगी करू नये परंतु केवळ त्याची आई नेक नेकवर्तन करा जर तुमच्यापाशी त्यांच्या पैकी कोणी एक अथवा दोघ वृद्ध होऊन राहिले तर त्यांच्यासाठी ब्र शब्द देखील काढू नका आणि त्यांना झिडकारून उत्तर देखील देऊ नका इतकंच नव्हे तर त्यांच्याशी आदरपूर्वक बोला ओला ओको आणि नरमी आणि दयाद्रतेनं त्यांच्या समोर नमून राहा आणि प्रार्थना करत जा की हे पालन करत्या दया कर जा दया माझा होता ज्यादा तुम चव चो कि मना है जर तुम्ही सदाचारी बन तो अशा सर्व लोक क्षमा करना है जे अपने अपराधां सावधून बंदकीच्या वर्तनाकडे परततील नातेवाईकाला त्याचा हक्क नाते हक द्या आणि गरीब आणि वाटसरूला त्याचा हक्क वायको सर्च करू नका वायफळ खर्च करणारे शैतानाचे बंधू होत आणि शैताना आपल्या रक्षी कृतज्ञ आहे त्यांच्यापैकी अर्थात गरजू नातेवाईक गरीब आणि वाटसरूपैकी कोणाला तुम्हाला चुकवायचं असेल या सगळीवर की अद्याप तुम्ही अल्लाच्या त्या कृपेला जिथे तुम्ही उमेदवार आहात शोधत आहात त्यांना सौम्य उत्तर द्या ओला हा हा आपला हात मानशी ही ठेवू नका आणि त्याला एकदम मोकळ देखील सोडू नका कि तुम्ही निर्भचित आणि लाचार बनून राहावं इन्न यबसुतु लिमन इन्नहू तुझा रब ज्याच्यासाठी इच्छितो रोजी विपुल करतो आणि ज्याच्यासाठी इच्छितो तंग करतो तो आपल्या दासांच्या स्थितीची खबर राखणार आहे आणि त्यांना पाहत आहे وَلَا تَقْتُلُوا أَوْلَادَكُمْ خَشْيَةَ إِلَّا قِنْ نَحْنُ نَرْزُقُهُمْ وَإِيَّاكُمْ إِنَّ قَتْلَهُمْ كَانَ خِطْأً كَبِيرًا اپلے سنتا تلا دارد رجلسة بيتنا اتھار کرونا کا امی تنہی روز دیو امی تنہی روز دیو امی تنہی روز دیو امی تنہی روز دیو امی تنہی روز دیو امی تنہی روز د विभिचाराच्या जवळपास फिरकू नका ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग वल चक्र चुलून हरव न जीवहत्या करू नका परंतु सत्यानिशी आणि जी व्यक्ती अन्यायानं ठार केली गेली असेल तिच्या वारसाला आम्ही किसाच बदल्याच्या मागणीचा हक्क दिला आहे म्हणून हवं हो कि त्याने हत्या करण्यात मर्यादा ओलांडू नये त्याला मदत दिली जाईल अना त्याच्या संपत्ती जवळ फिरकू नका परंतु उत्तम रीतीनं येत पावेतो की त्यांना आपल्या तारुण्यापर्यंत पोहोचाव वचनाचं पालन करा हे संशय वचनाबद्दल तुम्हाला जाप द्यावा लागेल द्याल पूर्ण भरून द्या आणि वजन कराल तेव्हा ठीक तर वजन करा ही चांगली पद्धत आहे आणि परिणामाच्या दृष्टीने देखील हीच बेहतर आहे ان الشمع والبصر والفؤاد كل اولائك كان عنه مسؤولا एकदा अशा गोष्टी मागे लागू नका जी तुम्हाला ज्ञान नसाव निश्चितच डोळे कान आणि हृदय या सर्वांचा आज जाप विचारला जाईल ولا شمس في الارض محن انك لن تخرق الارض ولن تبلغ الجبال طولا पृथ्वीवर ऐटित चालू नका तुम्ही पृथ्वीला किंवा पर्वताच्या उंचीला भिडूही शकत नाही गोष्टींपैकी प्रत्येकाचा वाईट पैलू तुझ्या रब्ब अप्रिय आहे त्या है। चन्न तुझा तुझा दिव्य प्रकटन रब्बुकुम अल्लाह बरबर को ईश्वर बनू नकोस नहींतर तू नरकत घिक्कार प्रत्येक चागुलपणापासन वंचित हो किती चमत्कारिक बाब आहे ती तुमच्या रब न तर तुम्हाला पुत्रांनी नवाजलं आणि आपल्या स्वतःसाठी वरिष्ठांना मुली बनवल्या मोठी असत्य गोष्ट आहे जे तुम्ही लोकमुखाने उच्चारता आम्ही या कुराणात वेगवेगळ्या प्रकारे लोकांना समजावलं की शुद्धीवर यावेत परंतु ते सत्यापासून अधिकच दूर पळून जात आहेत हे पैगंबर सल्लेला अला सल्लम यांना सांगा जर अल्लाहबरोबर दुसरे देखील देव असते जसे हे लोक म्हणतात तर राजसिंहसनाच्या स्वामीच्या स्थानावर पोचण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केला पवित्र आहे तो आणि फार उच्च आणि श्रेष्ठ आहे त्या गोष्टींपासून ज्या हे लोक सांगत आहेत त्याचं पावित्र तर सातही आकाश आणि पृथ्वी आणि त्या सर्व वस्तू वर्णन करत आहेत ज्या आकाश आणि पृथ्वीत आहेत कोणतीही वस्तू अशी नाही जी त्याच्या स्तुतीबरोबर त्याचं पावित्र्य गान करत नसावी परंतु तुम्हाला त्यांचं पावित्र गान समजत नाही वस्तुस्थिती अशी आहे की तो अत्यंत सहिष्णू आणि क्षमा करणारा आहे जेव्हा तुम्ही कुरण पठण करता तेव्हा आम्ही तुमच्या आणि अखिरत्वर इमान न आणणाऱ्या दरम्यान एक पडदा उभा करतो आणि त्यांच्या हृदयावर असं आवरण घालतो की त्यांना काही समजत नाही आणि त्यांच्या कानात बदलता उत्पन्न करतो आणि जेव्हा तुम्ही कुरांमध्ये आपल्या एकमेव रबचा उल्लेख करता तेव्हा ते तिरस्काराने तोंड ठरवतात आम्हाला माहित आहे की जेव्हा ते कान लावूनकतात तर खरोखर काय ऐकतात आणि जेव्हा बसून आपसात कान गोष्टी करतात तेव्हा काय करतात हे जुनी आपापसात आप म्हणतात कि हा तर एक जादूपीडित मनुष्य आहे त्याच्या पाठीमध्ये तुम्ही लोक जात आहात पहा कशा गोष्टी आहेत ज्या हे लोक तुमच्यावर असतात हे भटकलेले आहेत त्यांना मार्ग सापडत नाही ते म्हणतात जेव्हा आम्ही केवळ हड आणि माती बनून राहू हो। तेव्हा काय आम्ही नव्यानं निर्माण केले जाऊन उठवले जाऊन औ हरी सुदूरी सपर खुम अव्वल परी बना सांगा तुम्ही दगड अथवा लोखंड जरी व्हावं अथवा त्याहून सुद्धा कठीण एखादी वस्तू जी तुमच्या मनात जीव धरण्याच्या दुरापास्त असेल तरी सुद्धा तुम्ही उठवल्या वाचून राहणार नाही ते जरूर विचारतील कोण आहे तो जो आम्हाला पुन्हा जीवनाकडे परतवून आणेल उत्तरादाखल सांगा तोच ज्यानं तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केलं ते डोकं हलवून हलवून विचारतील बरं तर हे घडणार केव्हा तुम्ही सांगा काय आश्चर्य किती घटका जवळ येऊन ठेपली असेल ज्या दिवशी त्याची स्तुती करत त्याच्या हाकेला ओम म्हणून निघून याल आणि तुमची कल्पना त्यावेळी अशी असेल की आम्ही तर केवळ थोड्याच वेळेपर्यंत या स्थितीत पडून राहिला आहोत अकुल आणि हे पैगंबर सल्ले माझ्या दासांना म्हणजे इमानवाल्या दासांना सांगा की मुखानं ती गोष्ट काढत जा जी उत्तम असावी खरं पाहता हा शैतान आहे जो माणसांच्या दरम्यान उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो वस्तुस्थिती अशी आहे की शैतान मानवाचा उघड शत्रू आहे तर त्याने तुमच्यावर दया करावी अथवा इच्छिल तर तुम्हाला यातना द्यावी आणि हे पैगंबर सल्लेम आम्ही तुम्हाला लोकांवर हवलदार करून पाठवलेलं नाही وَلَقَدْ فَضَّلْنَا بَعْضَ النَّبِيِّينَ عَلَى بَعْضٍ وَآَتَيْنَا دَاوُدَ زَبُورًا تُذْرَبْ تُذْرَبْ تُذْرَبْاً لَا نَعَقَشَتِلْ صَرَجَنْ لَنَّا دِيقْ جَانْتَوْ آمِن كَهِي پَيغَمْبَرَانًا كَهِي بِكْشَا وَرَصَرْ دَرْجَةِ دِلَيْا آمِنْ أَا نَعَقْدْ دَاو यांना सांगा धावा करून पहा त्या देवांचा ज्यांना तुम्ही अल्लाह शिवाय आपले कार्य सिद्ध करणारे समजता ते कोणताही त्रास तुमच्यापासून दूरही करू शकत नाहीत अथवा बदलू देखील उल इखल अय्योहम अपरभू अयम चहू अय ज्यांचा धावा हे लोक करतात ते तर स्वतःच आपल्या रक्षुरात पोचण्यासाठी वशीला शोधत आहेत की कोण त्यांच्या अधिक जवळचा होतो आणि ते त्याच्या कृपेचे इच्छुक आणि त्याच्या प्रकोपापासून भयभीत आहेत वस्तुस्थिती अशी आहे की तुझ्या रक्तचा प्रकोप आहेच भीती धरणाला आहे आणि कोणतीही वस्ती अशी नाही जिला आम्ही कायम पूर्वी नष्ट करणार नाही अथवा भयंकर यातना देणार नाही हे ईश्वरी लेखात नमूद केलेलं आहे आणि आम्हाला निशाण्यास प्रतिबंध केला नाही परंतु या गोष्टीनं की यांच्या पूर्वीच्या लोकांनी त्यांना खोट्या ठरवल्या आहेत म्हणून पहा समुद लोकांना आम्ही जाहीरित्या कोंटीण आणून दिली आणि त्यांनी तिच्यावर जुलुम केला आम्ही निशाण्या तर याचसाठी पाठवत पार्थ असतो की लोकांनी त्या पाहून भयभीत व्हावं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 टन योकाना जे का दाखिल ज्यादा कुरान मधे भिक्ल ग्रव बन है आम्ही तंबी वंबी देते आहोत परंतु प्रत्येक तंबी शिजुरी वढ़ कर आणि स्मरण करा जेव्हा आम्ही फरिष्ठ त्यांना सांगितलं की आदमना सज्जा करा तेव्हा सर्वांनी सज्दा केला पण इब्लीज शैतांना केला नाही त्यानं सांगितलं काय मी त्याला सज्जा करू ज्याला तू मातीनं बनवला आहेस मग तो म्हणाला पहा तर खर काय हा या योग्यतेचा होता कि तू याला माझ्यावर श्रेष्ठत्व प्रदान केलं जर तुम्हाला कायमागच्या दिवसापर्यंत चवड दिलीस तर मी याचा संपूर्ण वंशाचं समोर उच्चाटन करून टाकीन केवळ थोडेच लोक माझ्यापासून वाचतील सर्वश्रेष्ठ अल्लानं फरमावलं बरं दर जा यांच्यापैकी जे कोणी तुझं अनुकरण करतील तुझ्यासह त्या सर्वांसाठी जहन्नमच भरपूर मोबदला आहे तू ज्याला ज्याला आपल्या आमंत्रणानं ऊस लावू शकतोस लाव त्यांच्यावर आपले स्वार आणि पॅदे चालून आण हान, संपत्ती आणि संततीमध्ये त्यांच्याबरोबर भागीदारी कर आणि त्यांना आश्वासनांच्या जाळ्यात अडकव आणि शैतानाचं आश्वासन एका फसवणुकी खेरीत काहीही नाही